प्रकरण एक बहुदेशिका ऑड्री हेपन फेरर इंग्लिश फ्रेंच डच इटालियन स्पॅनिश आणि जर्मन इतक्या भाषा बोलू शकत होती ऑड्री हा शब्द मुळात प्राचीन इंग्रजीतून आला आहे त्याचा अर्थ उदात चैतन्य अथवा उच्चकुलीन शक्ती असा आहे तसेच हेबर्न हे नाव मुळात स्कॉटिश आहे जुन्या इंग्रजीत हेबॉर्न या शब्दाचा अर्थ जलाशयाच्या काठावरील पहाडी प्रदेश असा आहे त्यावरून हेबन हे आडनाव प्रचलित झाले ऑड्री खऱ्या अर्थाने मल्टीनॅशनल म्हणजे बहुदेशिका होती ऑड्रीचा जन्म बेल्जियममधला म्हणजे तिचे मूळ जन्मत नागरिकत्व खरे बेल्जियन परंतु तिचे वडील ब्रिटिश होते आई हॉलँडमध्ये जन्मलेली होती कायद्याने दोघींचे नागरिकत्व ब्रिटिश होते ऑड्रीच्या वडिलांचे पूर्वज इंग्लंड स्कॉटलंड आयर्लंड फ्रान्स या देशातील होते तर आईकडचे पूर्वज हॉलंड हंगेरी फ्रान्स येथील होते आईसे आई, आई प्रथम हॉलंड येथे भेटले पण विवाह मात्र ईस्ट इंडिज म्हणजे एकोणीसशे नंतरचा इंडोनेशिया येथे झाला चार मे एकोणीसशे या दिवशी ऑड्रीचा जन्म झाला त्यावेळी से वडील चाळीस वर्षांचे होते ते जगभर प्रवास करीत ते ब्रुसेल्स ब्रुसेल्समध्ये बँक ऑफ इंग्लंडचे मॅनेजर म्हणून बराच काळ काम करीत होते अठराशे एकोणनव्वदमध्ये जन्मलेले ऑड्रीचे वडील जोसेफ रस्टन हे झेकोसला वाकिया येथे जन्मले त्यांची आई ऑस्ट्रियन होती व वडील ब्रिटिश होते ते उत्तम उद्योगपती होते ऑड्रीची आई सरदार घराण्यातील होती तिचे नाव एला रस्टनपेक्षा ती अकरा वर्षांनी लहान होती तिचे माहेर श्रीमंत सरदार घराण्यातील होते त्यांना दोन मुलगे होते अलेक्झांडर व आयान हे ऑड्रीचे सावत्र भाऊ एलाच्या खानदानी घराण्यामुळे एला हे बन असे माहेरचे नाव ती लावत असे कारण त्या नावाला समाजात प्रतिष्ठा होती एलाचा रस्टन दुसरा विवाह हो होता तिला आधीचे दोन मुलगे होते आधीच्या पती बरोबर तिचा घटस्फोट झाला होता युरोपियन डान्स मोट पार्ट्यांमध्ये नवी प्रेमप्रकरणे उदयास येत ती विवाहित स्त्री पुरुषांचीही असत जोसेफ रस्टनने ऑड्रीच्या वडिलांनीही प्रतिष्ठेच्या कारणास्तव स्वतःचे नाव हेबर्न रस्टन असे बिनधास्तपणे लावायला सुरुवात केली रस्टन व एला हे जोडपे अत्यंत देखणे होते या आई वडिलांकडून ऑड्रीला हवी असलेली अपार माया मिळाली नाही पण तिने मात्र त्यांच्या म्हातारपणी दोघांचीही व्यवस्थित काळजी घेऊन त्यांचा सांभाळ केला तिचे वडील एक्क्याण्णव वर्षे तर आई चौऱ्याण्णव वर्षांपर्यंत जगले तोपर्यंत ऑड्रीने त्यांना काहीही कमी पडू दिले नाही वाजवीपेक्षा अधिक दुराभिमानी अशी रूप्रि लहान असताना तिच्या कोवळ्या मनावर झालेला असह्य आघात म्हणजे ऑड्रीवर वाचल्याचा वर्षाव करणारे तिचे वडील घर सोडून निघून गेले ऑड्री तिच्या आई विषयी सांगते कि तिची आई इतकी काही प्रेमळ नव्हती ती आदर्श आई होती पण संगोपन खानदानी कडक शिस्तीच्या व्हिक्टोरियन पद्धतीने झाले होते आईच्या ऑडरीकडून फार अवाजवी अपेक्षा असत आईच्या कडक शिस्तीमध्ये तिचे वाडून गेले होते वडील घर सोडून गेले होते जीव कासावीस होत असे ती सतत कुठल्या तरी दिलदार उबदार मायेच्या शोधात असे आत्या मावश्या यांच्यातही ती तिला हवे असलेले शोधत असे ऑड्रिला तिच्या आईने वयाच्या पाचव्या वर्षी काही दिवस इंग्लंडमधील बोर्डिंग स्कूलमध्ये शाळेच्या विद्यार्थी गृहात पाठवले होते अपार संवेदनशीलता देवदत्त कला अपार मेहनत जिद्द स्वातंत्र्यप्रियता कोणीतरी विशेष बनण्याची महत्वाकांक्षा ही स्वभाव वैशिष्ट्ये व जन्मजात पारंपारिक खानदानी ग्रेस असे ऑड्रीचे व्यक्तिमत्व ऑड्रि म्हणत असे की जर तिने तिचे चरित्र लिहिले तर ती अशी सुरुवात करेल ती चार मे एकोणीशे एकोणतीस रोजी ब्रुसेल्स बेल्जियम मध्ये जन्मली आणि सहा आठवड्यांनी मृत्यू झाला लहानपणी ऑड्रीला गंभीर डांग्या खोकल्याने घेरले होते तिची आई एला आणि ख्रिश्चन नर्स या दोघींनीही ऑड्रीला डॉक्टरकडे नेले नाही त्याऐवजी त्या, त्या परमेश्वराची प्रार्थना करत राहिल्या दुर्दैवाने आजार बळावला व शेवटी खोकल्याची भयानक उबळ येऊन तिचा श्वासोच्छास थांबला त्यावेळी ऑड्री काळीनिळी पडू लागली मग एलाने तिच्या पार्श्वभागावर जोरजोरात थोपटले हे थोपटणे व प्रार्थनेतील गाढा विश्वास सखोल श्रद्धा यामुळे की काय ऑड्री हळूहळू पूर्ण बरी झाली तरीही हा मार्ग अडाणी बनाचा होता नंतर ऑड्री तिच्या आईला ही गोष्ट पुन पुन्हा सांगायला लावी पण त्या व्यतिरिक्त ऑड्रीचे जीवन साधे सरळ होते असे तिला वाटे आणि लिहिण्यासारखे असे त्यात काहीच नाही असे तिचे मत होते जुन्या धार्मिक पद्धतीने केलेल्या तिच्या संगोपनात स्वतला महत्व देणे बसत नव्हते त्यात फक्त कष्टाळू जीवन पद्धती समाविष्ट होती ऑटरीची आजी एलाची आई ही सरदार घराण्यातील होती 56 दालनांच्या मोठ्या राजवाड्यात राहणारी सोबोवती खूप मोठी विस्तीर्ण बाग होती हॉले ते एक नामांकित घराणे एला लाडात वाढलेली खानदानी स्त्री होती अभिनय कला तिच्यात उपजतच होती कमालीची भावना पण विनोदाची उत्स्फूर्त कला तिच्यात होती तिची आपण अपेरा सिंगर व्हावे अशी इच्छा होती पण त्या काळात खानदानी घराण्यातील स्त्रियांना त्याची मान्यता नव्हती सुखाने संसार करावा व अनेक मुलांना जन्म देऊन त्यातच आयुष्याची सार्थकता मानावी अशी रीत होती एलाचे पहिले लग्न असफल होते तिच्या आधीच्या दोन पुत्रांसमवेत ऑड्री खूप खेळत असे त्यामुळे तिची टॉम बॉईश अशी व्यक्तिरेखा लहानपणापासूनच घडत गेली तिला भावल्यांशी खेळायला आवडत नसे निर्जीव मृत व्यक्तींशी काय खेळायचे असे तिला वाटे तिन्ही भावंडे खूप खोड्या करीत व उन्हाळपणात त्यांच्यात स्पर्धा असे झाडांवर चढणे त्यांना फार आवडत असे मात्र ऑटरीला लहान मुले फारच आवडत आईबरोबर रस्त्यावरून जात असताना कोणी बायका आपल्या छोट्याशा बाळांना बाबा गाडीत घालून नेत असताना पाहिले की ऑड्रीला ते गोड बाळ पटकन उचलून घ्यावेसे वाटे त्यावेळी तिची आईच तिला थांबवत असे बुद्धिमान व लोकाभिमुख अशी होती समाजात मिसळणे तिला आवडे राजकारणातही रस वाटे एकोणीशे पासून ते दुसरे महायुद्ध संपेपर्यंतच्या काळात फॅसिझम ही राजकीय तत्व प्रणाली लोकप्रिय होत होती ती काहीशी हुकुमशाही पद्धतीची होती सर्व अधिकार शासकीय यंत्रणेच्या हातात असावेत असे त्यांचे मुख्य तत्व जर्मनीत हिटलर आणि मु इटलीत मुसोली हे त्याचे उदगाते होते ब्रिटिश युनियन ऑफ फॅसिस्ट बी ही राजकीय पार्टी इंग्लंडमध्ये एकोणीशे बत्तीसमध्ये ओझवाड मोझलीने स्थापन केली होती एला कट्टर मोझलाइट होती एकोणीसशे पस्तीसच्या सुमारास तिने एका साप्ताहिकात एक लेख लिहिला ले होता तो तिचा फोटो सकट छापला गेला व बराज गाजला होता त्याचे शीर्षक होते द कॉल ऑफ फॅसिझम त्याच सुमाराला एका डेलिगेशन बरोबर एला व रस्टन ऑड्रीचे आई जर्मनीला गेले तिथे ते सर्वांबरोबर हिटलरला भेटले ते इंग्लंडला परतल्यावर एला हिटलर बरोबरचा ग्रुप फोटो चांदीच्या चा प्रभावाखाली वावरत होते तो काळ दुसऱ्या महायुद्धापूर्वीचा होता फॅसिझमचा दबदबा अतिशय वेगाने निर्माण होत होता कारण वरच्या वर्गातील प्रतिष्ठित लोकांचा त्याला पाठिंबा होता ती एक चांगली नवी दिशा आहे असे लोकांना वाटत होते त्यावेळची प्रस्थापित सरंजामशाहीतील लोकशाही विरोधी असणारी सामाजिक स्थिती बऱ्याच बुद्धिवादी लोकांना अन्याय्य व वा विषमतापूर्ण वाटू लागली होती त्यातून निर्माण होणाऱ्या निराश मानसिकतेतून रशियामध्ये स्टॅलिनचा कम्युनिझम व काही युरोपियन देशांमध्ये फॅसिझम उदयाला आले ते खरेत परिवर्तनात्मक विचार होते ते क्रांतिकारक विचार त्यावेळच्या परिस्थितीत नक्कीच दखल घेण्यासारखे व परिवर्तनशील होते असे त्यांना वाटे परंतु नंतरच्या काळात त्याला भयानक विनाशकारी वळण लागले तो ऑड्रीचा सा सहावा वाढदिवस होता एकोणीसशे मधील तो दिवस ऑड्रीच्या जीवनातील एक भयानक काळा दिवस होता त्या दिवशी ऑड्रीचे सेवडील अचानक घर सोडून निघून गेले तो दिवस तिच्यासाठी व तिच्या आईसाठी विलक्षण दुःखदायक होता त्यावेळची आई तिला आठवे आई रात्रंदिवस रडतच असायची ऑड्रीला असे वाटत होते की ही रडायची कधी थांबणारच नाही जेव्हा बघावे तेव्हा आईचा चेहरा घळा घळा ओघळणाऱ्या अश्रूंनी थपथपलेला असायचा तिला प्रचंड भीती वाटायची पायाखालची जमीन सरकते आहे असे वाटायचे आणि तिला सांगायला संकोच वाटत नसे की या भीतीचा परिणाम तिचा आयुष्यभर पाठला ख करत राहिला जेव्हा ती प्रेमात पडली लग्न केले त्यावेळी सतत तिच्या मनात विचारीये येई की ती पुन्हा एकटी तर नाही ना पडणार तिच्या असे लक्षात आले होते की प्रेम आणि भीती हे एकमेकांचे सोबत करीत राहत ऑड्रीच्या आईवडिलांची फॅसिझमवरची निष्ठा अत्यंत प्रबळ होती त्यांचे कौटुंबिक धन रस्टन त्यासाठी वापरत असे ती सर्व संपत्ती वास्तविक एलाच्या कौट कुटुंबाचीच होती त्यामुळे एलाच्या वडिलांनी रस्टनला घर सोडण्यास सांगितले याची एला, सांगित या एला कल्पना नव्हती त्यामुळे पतीचे सोडून जाणे तिला विलक्षण धक्कादायक होते एला पतीच्या प्रेमात इतकी बुडाली होती किती आता आत्महत्या तर करणार नाही ना अशी भीती सर्वांना वाटत होती पण तीन मुलांना बघून एला सावरली ऑड्रीला मात्र वाटायचे की वडील आपल्याला अचानक सोडून गेले रस्टन घर सोडून इंग्लंडला गेल्यावर लहानग्या ऑड्रीला शिक्षणासाठी इंग्लंडमधील एका खेड्यात ठेवावे असा आग्रह त्यांनी धरला एलाने ते मान्य केले ऑड्री काही दिवस तेथे राहिली मध्यंतरीच्या काळात एला बेल्जियमहून हॉलेडला परत गेली तेथील अर्नहॅम या गावात आपल्या सरदार घराण्यातील आई वडिलांच्या भल्या मोठ्या इस्टेटीतील घरामध्ये राहू लागली ऑड्रीच्या आई वडिलांचे भावनिक नाते अत्यंत निकटचे होते दोघांना एकमेकांबद्दल नितांत आदर होता ऑड्री मात्र या धक्क्यातून बाहेर येत नव्हती या घटनेचा तिच्या मनावर खोल परिणाम झाला होता आईने दिला हॉलंडला परत आणले तेथे मात्र ती कळीसारखी उमलू लागली एकोणीसशे एकोणचाळीसच्या जूनमध्ये एला व रस्टनचा कायदेशीर घटस्फोट झाला दुसऱ्या महायुद्धाची नांदी झाल्यानंतर हॉलंड हा अलिप्त देश असल्यामुळे एलाने मुलांसह हॉलँडमध्येच राहणे पसंत केले वडिलांचे घर सोडणे ही ऑट्रीच्या आयुष्यातील पहिली शोकांतिका होती तिच्या वडिलांचे तिच्यावर खूप प्रेम होते ऑड्रीलाही तिच्या वडिलांचा लळा होता वडिलांनीच ऑड्रीला एका खास विमानाने हॉल्डला पाठवले होते त्यानंतर अनेक वर्षे त्यांची भेट होऊ शकली नाही दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर ऑड्रीच्या वडिलांना इंग्लंडच्या गृह ठेवले गेले नंतर ते आयर्लंडला गेले पण जर्मनीला मात्र गेले नाहीत एला रस्टन यांचा काही फॅसिस्ट विचारांना पाठिंबा होता व ते राजकीय पक्षात सामील झाले होते तरी त्यांनी कोणालाही कधीही दुखावले नाही विनाशकारी तत्त्वप्रणालींना पाठिंबा दिला नाही युद्धाच्या तर ते संपूर्ण विरोधात होते रस्टन अतिशय बुद्धिमान होते युरोपमधील मध्ययुगीन सेल्टिक जमातीवर त्यांनी एक मोठे पुस्तक लिहिले होते फॅसिझमच्या तडाख्यात सापडल्यामुळे या खानदानी प्रेमी जीवांना विवाह बंधनातून मुक्त होऊन विभक्त व्हावे लागले एलाच्या वडिलांना फॅसिस्ट विचारांचा तिटकारा तर होताच पण त्यांचे सर्व धन जावई त्या कामास लावित असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी जावयाला घर सोडण्यास भाग पाडले होते हे सत्य एलाच खूप उशिरा कळले एकमेकांवर जीवापाठ प्रेम करीत असलेल्या रितसर विवाह झालेल्या दोन जीवांची ताटातूट जणू फॅसिजमने पुढे घडवलेल्या सर्वनाशाची एक नांदीच होती चिमुकली ऑररी रोज आपल्या पित्याची वाट बघत बसे तिच्या कोवळ्या मनाला ती गोष्ट स्वीकारणे अतिशय जड जात होते ती सैरभैर होऊन जाई तिचे पप्पा जिथे कुठे असतील तेथे जावे असे तिला वाटत राहील सर्व इतर कुटुंबीय घरात असूनही तिच्या पप्पांच्या आठवणीने ती व्याकूळ होत असे